स्कंध आठवा अध्याय पाचवा भुवन लोकाचे वर्णन नारद नारायण मुनींचे शब्द चित्ताने ऐकत होता नारायण मुनी पुढे म्हणाले हे देवर्षेच कल्पलेले आहेत म्हणून आता ले ले आहे। द्वीप वर्षे याविषयी मी तुला सांगतो ते श्रवण कर ही गोष्ट संपूर्ण विस्ताराने कथन करणे अशक्य आहे म्हणून मी तुला ती संक्षेपाने निवेदन करतो पहिले हे जम्बूद्वीप त्याचे क्षेत्रफळ एक लक्ष योजने आहे कमलातील केंद्र वर्तुळाप्रमाणे हे द्वीप अत्यंत विशाल आणि वर्तुळाकार आहे त्यात नऊ वर्षे आहेत ती सर्व पर्वतराजींनी वेढलेली आहेत त्यातील प्रत्येक वर्ष नऊ हजार योजनेपर्यंत प्रचंड आहे असे मोजमाप करून ठेवलेले आहे त्यात समुद्राच्या टोकापर्यंत पोहचलेले आठ अत्यंत विस्तृत असे पर्वत आहेत त्यामुळे त्या, त्या द्वीपाचे सर्वज बाजूंनी विभाग केलेले आहेत दक्ष आणि उत्तर ही दोन्ही वर्षे धनुष्याच्या आकृतीप्रमाणे आहेत हे तू लक्षात घे बाकीच्यातील चार वर्षे लांब असून इला वृत्त चौकोनी आकाराचे आहे इला हे मध्यवर्ष आहे त्याच्यामध्ये अत्यंत मोठा असा पर्वत असून तो सुवर्णाप्रमाणे चमकत आहे त्याची उंची एक लक्ष योजने असून तो अत्यंत शोभायमान आहे रूपी कमलाची जणू काय कर्णरेषाच असा हा पर्वत आहे याचा माथ्यावरील भाग 32,000 हजार योजने इतका मोठा आहे तर याचे पायथ्याचे क्षेत्रफळ 16,000 हजार योजने असून रुंद आहे तो तितकाच भूमीमध्ये खोलवर रुजला आहे इला वृत्ताच्या उत्तरेला नील श्वेत शृंगवान हे तीन, हे तीन पर्वत आहेत हे तिन्ही पर्वत विख्यात असून ते तीन वर्षांच्या मर्यादा दाखवतात म्हणून त्यांना त्यांच्या सीमा म्हणतात पहिल्या वर्षाच्या या सीमेला रम्यक असे नाव आहे दुसऱ्या वर्षाची सीमा हिरण्यमय नावाने प्रसिद्ध आहे तिसऱ्या वर्षाच्या सीमेला करुवर्ष असे नाव दिलेले आहे यांच्या दोन्ही बाजूला पूर्व दिशेला अनुसरून दोन खारट पाण्याचे समुद्र आहेत हे समुद्र म्हणजे आणखी दोन पर्वतांची मर्यादा होय हे, हे दोन्ही पर्वतही तसेच विस्तृत आहेत ते 2000 हजार योजने विस्तृत आहेत हे, हे सर्व पर्वत पूर्वेकडून उत्तरेकडे तस दहा अंशापेक्षाही जास्त अंशांनी कमी कमी होत गेले आहे ही गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे ह्या सर्व पर्वतांवर विविध नद्या असून मोठमोठे नद ही तेथे आहेत इला वृत्ताच्या दक्षिणेकडे हिमालय हेमकूट आणि निषेध या नावानी प्रसिद्ध असलेले अतिशय विस्तृत असे प्रचंड पर्वतराज उभे आहेत हे पूर्वेकडे विस्तीर्ण होत गेलेले असून ते अत्यंत शोभायमान दिसत असतात हे तिन्ही पर्वत फारच उंच म्हणजे त्यांची उंची 1000 हजार योजनांहूनही अधिक आहे असे सांगितलेले आहे या सर्व विभागांमुळे हरिवर्ष किम भारत या तीन वर्षांची मर्यादा हे पर्वत अनुक्रमे निषध हेमकूट आणि हिमालय दर्शवित असतात इला वृत्ताच्या पश्चिमेला हा पर्वत कांतिमान असल्याने तळपत असतो हे दोन्ही पर्वत नील आणि निषद या पर्वतांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत माल्यवान आणि गंधमाधन ह्या पर्वतांचा विस्तार दोन हजार योजने असून हे पर्वत सर्वत्र प्रसिद्ध आहेत केतुमाल आणि भाद्राश्व या दोन वर्षांची सीमा माल्यवान आणि गंधमादन हे पर्वत दर्शवित असतात मेरू वर्षाच्या चुहो दिशांना चार पर्वत उभे आहेत ते सर्व हजार योजने असून त्यांची नावे आता तुला सांगतो मंदर मेरू मंदर आणि कुमुद हेच ते चार पर्वत म्हणजे मेरू वर्षाचे चार पायच आहेत हेच सर्व पर्वत मेरूला प्रत्यक्ष सहाय्य करीत असतात चारी बाजूनं ते परिवेष्टीत असल्यामुळे अत्यंत शोभून दिसतात या पर्वतांमध्ये पुन्हा आणखी पर्वत आहेत ते त्यांचेच लहान भाग असून त्यांची नावे आता ऐक च्यूत जम्बू कदंब नग्रोध, हे चारही पर्वत निरनिराळ्या वृक्षराजीनी परिपूर्ण आहेत त्या चार मोठ्या पर्वताचे हे चार पर्वत म्हणजे चार ध्वजच आहेत त्यांची उंची अकराशे योजने आहेत वृक्ष उत्पर्व अत्यंत सुंदर अरोवरे पयोहद मधुह्रदुरसहदवरें प्रसिद्ध आ सरोवरान रसाला देवाश के ऐश्वर्य प्राप्त होते अवान आनंद सुख प्राप्त कर अत्यंत रमनीय उद्यान ती चारही उद्याने नंदन चैत्ररभ वैभ्राज आणि सर्वभद्र या नावाने ओळखली जातात ती उद्याने स्त्रियांना परमसुख देणारी आहेत गंधर्वांप्रमाणे सर्व उपदेव आपापल्या स्त्रियांसह तेथे क्रीडा करण्याकरता येतात त्यांनी देखील त्या उद्यानांच्या सौंदर्याची मुक्त स्तुती केली आहे हे सर्व सुरगण मनसोक्त आणि स्वच्छंदपणाने तेथे यथेच क्रीडा करीत असतात ते ते भरपूर आस्वाद विहार म्हणजे अकराशे योजने उंचीवरून पर्वताच्या शिखरा एवढी मोठी असलेली नदी उगमपावली आहे तिचे उदक अमृतुल्य आहे तिचे उदक अत्यंत मधुर असून पिकलेल्या फळातून फुटल्यावर जसा रस वाहतो किंवा अरुणोदयाचे वेळी जसा सूर्यबिंबाचा रंग असतो तशा वर्णाचे तिचे उदक असून त्या नदीला अरुणोदा नदी म्हणतात तिचे पाणी फारच रमणीय त्यामुळे देव आणि दैत्य दोघांनाही ती नदी अत्यंत प्रिय आहे म्हणूनच जणू ती सर्वमान्य झालेली आहे अरुणा नावाचे पाप या नदीमुळे धुऊन जाते म्हणून ती पापहारिणी आहे हीचा उगम त्या देवीपासून झालेला आहे ती देवी इष्ट्री म्हणून प्रसिद्ध असून सर्व देव त्या देवीची नित्य पूजा करीत असतात तिला विविध प्रकारचे उपाहार अर्पण करतात यामुळे ती देवी सर्व दुरितांचे निवारण करते आणि सर्वांना निर्भय करते म्हणून देव तिला वेगवेगळ्या मार्गाने संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीत असतात त्या देवीची अशी आराधना केली असता ती देवी तृप्त होते आणि आपले कृपाकटाक्ष टाकून सर्वांना निश्चिंत करते त्यामुळे सर्वांना सुख आणि आरोग्य प्राप्त होते भू लोकावरील पुरुष तिला विविध नावाने संबोधतात हे नारदा त्यातील काही नावे आता श्रवण कर त्या देवीला आद्या माया तुला अनंता पृष्टी ईश्वर मालिनी दुष्ट नाशकरी अशी नावे आहेत या नावांचे अर्थ असे की ईश्वर मालिनी म्हणजे ईश्वरालाही शोभा प्राप्त करून देणारी दुष्ट नाशकारी म्हणजे दुष्टांचा नाश करणारी आणि कांतीदायी म्हणजे सर्वांना कांतीने युक्त असणारी अथवा शोभायमान करणारी अशी ही देवी आहे तिची पूजा केल्यावर सुवर्ण उत्पन्न होते अध्याय पाचवा समाप्त